वाल्मिकी रामायण बालकांड स्वर्ग बारावा त्यानंतर बराच काळ लोटल्यावर कोणत्या तरी एका मनोहर वसंत ऋतूसमयी यज्ञ करण्याचे राजाच्या मनात आले देवासारखा तेजस्वी वर्ण असणाऱ्या त्या ऋषशृंग विप्राला वंदन करून संतानाच्या व कुलवृत्तीच्या हेतूने त्याने यज्ञाकरता त्याची मुख्य म्हणून निवड केली ठीक आहे साहित्य सामग्री जमवा आणि तुमचा अश्व सोडा शरीरच्या उत्तरतीरावर यज्ञभूमी तयार करा असे तो राजाला म्हणाला तेव्हा राजा म्हणाला सुमंत्रा वेद पारंगत ब्राह्मणानं आणि ब्रह्मवादी ऋतिश्वाना ऋत्विजाना म्हणजे सुयश वामदेव जाबाली काश्यप यांना तसे पुरोहित वश्रेष्ठ आणि इतर जे उत्कृष्ट द्विजा आहेत त्यांना झटकन बोलावून घेऊन तेव्हा सुमंत्र चट, चट पाय उचलीत त्वरित सर्वांकडे गेला आणि त्यांना घेऊन आला धर्मात्मा राजा दशरथ त्यांचा सत्कार करून धर्मार्थाने युक्त योग्य असे मधुरवचन बोलला पुत्रा करता मी तळमळत आहे पण मला ते सुख लाभलेले नाही पुत्राकरता अश्वमय यज्ञ करावा असे माझ्या मनात आहे म्हणून अश्वमय करू इच्छितो ऋषी पुत्राच्या प्रभावाने माझ्या या इच्छाही पूर्ण होतील ब्राह्मणाने होकार भरून उत्तम असे उद्गार काढले वशिष्ठ आधी ऋषी राजाच्या मुखातून आलेले उद्गार ऐकून ऋषी शृंगाला पुढाकार देऊन राजाला म्हणाले साहित्य सामग्री जमा करा आणि तुमचा घोडा सोडा शरीरच्या उत्तरतीरावर यज्ञभूमी तयार करा राजा पुत्राच्या इच्छेने तुला ज्या अर्थी अशी धर्मयुक्त बुद्धी झाली आहे त्या अर्थी तुझ्या मनात असल्याप्रमाणे तुला चार पुत्र अवश्य होतील द्विजांचे हे भाषण ऐकून राजाला बरे वाटले आणि हर्षाने तो ही शुभवाणी बोला गुरूंनी सांगितल्याप्रमाणे माझ्या साहित्य सामग्रीची जमवाजमव करा आणि सोबत उपाध्याय देऊन समर्थ्यांच्या हाती अश्वाला सोपवून तो सोडा शरीरच्या उत्तरतेरी यज्ञभूमी स्थापन करा कर्मे यथा क्रम आणि यथा विधी पडा हे सर्व करू करूनही राजाला यज्ञ पार पडणे शक्य आहे काय अशा श्रेष्ठ यज्ञात जर कारक दोष घडला नाही तर शक्य आहे कारण विद्वान ब्रह्मराक्षस यत्तकिंचितही दोष काढायला टपलेले असतात विधीनुसार यज्ञ न करणाऱ्याचा तात्काळ नाश होतो म्हणून माझा हा यज्ञ ज्या योगे विधीपूर्वक समाप्त होईल अशी व्यवस्था करा तुम्ही समर्थ आहातच राजाचे हे वाक्य ऐकून सर्व मंत्र्यांनी ठीक आहे असे उत्तर देऊन राजाच्या आज्ञेप्रमाणे ते करू लागले द्विजाने धर्मज्ञ राजश्रेष्ठाचा गौरव के केला आणि त्याचा निरोप घेऊन जसे ते आले होते तसे परत गेले ते विप्र गेल्यानंतर आपल्या मंत्र्यांना राजाने निरोप दिला आणि तो महामती आपल्या मंदिरात प्रवेश करता झाला बालकांडाचा बारा वसर्ग समाप्त